स्कंध पाचवा अध्याय चौतीसावा भुवनेश्वरीचे पूजन राजा सुरथ म्हणाला हे भगवान त्या भगवतीची आराधना कशी करावी हे मला विधीपूर्वक सांगा सुमेधा ऋषी म्हणाले हे राजेंद्रा मनोरथ पूर्ण करणाऱ्या दुःखनाश करणाऱ्या मोक्षदायी भगवतीच्या पूजेसंबंधी मी तुला विधीपूर्वक सांगतो प्रथम स्नानाने पवित्र होऊन शुभ वस्त्र परिधान करावे एकाग्रतेने आचमन करून स्थान शुद्धी करावी सारवलेल्या भूमीवर आसन मांडावे तीन वेळा आचमन करावे पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे यथाविधी न्यास करावे तांब्याच्या पात्रात षटकोनाकृती यंत्र श्वेतचंदनाने कोरावे त्याच्या बाहेर अष्टदल काढून नवाक्षर मंत्राची बीजेत्यात लिहावी योग्य मंत्र म्हणून वेदोक्त स्थापना करावी असे यंत्र न मिळाल्यास भगवतीची मूर्ती घ्यावी रुद्रा यामल वगैरे तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवतीची पूजा करावी आगमुक्त पद्धतीने वैदिक मंत्रानी पूजा केल्यास स्वस्त चित्ताने ध्यान करावे नवाक्षर मंत्राचा जप करावा जपाच्या दशांश होम करावा होमाच्या दशांश तर्पण करावे तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे तीन चरित्रांचा नित्यपाठ करावा नंतर देवीचे विसर्जन करावे याचप्रमाणे नवरात्र व्रतही करावे अश्विन आणि चैत्र या महिन्यातील शुक्ल पक्षात शुभ फलांची इच्छा करणाऱ्या पुरुषाने नवरात्रीचे वेळी उपवास करावा शर्करा घृत मध यांच्या पयसाचे पुष्कळ जपमंत्रांनी हवन करावे क्षत्रियांनी तांबड्या कन्हेरपुष्पांनी किंवा शर्करायुक्त तिला हवन करावे अष्टमी चतुर्दशी आणि विशेष करून नवमीची महापूजा करावी ब्राह्मण भोजन घालावे यामुळे निर्धनाला धन मिळते रोगी रोगमुक्त होतो निपुत्रिकाला सदाचारी पुत्र होतो राज्यभ्रष्टाला राज्यप्राप्ती होते शत्रूला वध होतो जे विद्यार्थी जितेंद्रिय राहून भगवतीचे पूजन करतात त्यांना शुभविद्या मिळते कोणत्याही वर्णाच्या पुरुषाने देवीचे पूजन केल्यास त्याला सुखप्राप्ती होते नवरात्र व्रतोत्सव आश्विनातील शुक्ल पक्षात नवरात्रीचे व्रत करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते नवरात्राच्या पूजेसाठी यथाविधी मंडळ करावे वेदमंत्रांनी कलशाची स्थापना करावी नंतर देवीची मंत्रकलशावर स्थापना करावी होती यव पेरावेत पुष्पमालांनी युक्त असा चांदवा लावादीप्रिका करावे वित्त साठ न करता दीप, नैवेद्य, फल, पुष्प गीत वाद्ये स्तोत्रपाठ वेद पारायण वगैरेच्या योगाने विविध वाद्ये वाजवून उत्सव करावा चंदन भूषण वस्त्र भक्ष पदार्थ तेल पुष्प यांनी कुमारी पूजन करावे अष्टमी आणि नवमीपूर्वक खोंग करावा दशमीच्या दिवशी पारायण करून ब्राह्मण भोजन घालावे व्रत करील त्याला इच्छेप्रमाणे सुख प्राप्त होईल मृत्यूनंतर परमस्थान मिळेल अंबिकेच्या ठिकाणी जन्मजन्मी अचल भक्ती राहील सदाचार संपन्न पुत्र प्राप्त होईल जो कोणी हे व्रत करील त्याला इच्छेप्रमाणे सुख प्राप्त होईल मृत्यू नंतर परमस्थान मिळेल अंबिकेच्या हेच देवीची आराधना करण्याचे उत्तम साधन आहे हे सुरेथ राजा तू ही विधीयुक्त देवीची आराधना कर म्हणजे तुला पूर्ववत सुखप्राप्ती होईल हे श्रेष्ठा हे वैश्या तू ही असेच देवीचे व्रत करी केल्यावर उत्तम सुख लाभ होईल देवाची आराधना न करणाऱ्या इहलोक विविध दुःखे आणि नरक यातना प्राप्त होतात बिलबदले करवीर शतपत्र चंपक यांनी अंबिकेचे अर्चन केल्यास त्यांना विषय भोग मिळतात ते की उपासना करतात, करता वेदोक्त मंत्री भावनी से केल्यास के ऐश्वर्य सुख मान और गुणश्वर्य प्राप्त होते अध्याय चौतीसावा समाप्त